अध्याय एकोणचाळीसावा श्रीकृष्ण बलरामांचे मथुरागमन श्री, श्री शुक म्हणतात रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तऱ्हेने आदरातिथ्य केले तो आरामात पलंगावर बसला येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात वाळवल्या होत्या त्या, त्या सर्व पूर्ण झाल्या राजा लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही असे काय आहे तरीसुद्धा भगवत परायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाही। संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकीनंदन भगवान श्रीकृष्णांनी अक्रूराला कंसाचे नातलगांशी वागणे कसे असते हे विचारून त्याच्या पुढील कार्यक्रमाविषयी विचारले श्रीकृष्ण म्हणाले काका आपले मन पवित्र आहे आपण आलात आपले स्वागत असो मी आपले कल्याण इच्छितो मथुर आमच्या आप्त स्वकीयांचे कुशल आणि आरोग्य बरे आहे ना अहो आमचा फक्त नावाचा मामा कौस म्हणजे आमच्या कुलाची व्याधीज आहे ती वाढत असेपर्यंत आम्ही आमचे अप्त्यष्ट आणि त्यांची मुलं बाळ यांच्या खुशालीविषयी काय विचाराव किती ही खेदाची गोष्ट आहे माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदाचरणी मातापित्यांना अनेक खाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकलं गेलं आणि माझ्यामुळेच त्यांची मुलं मारली गेली पुष्कळ दिवसानंतर माझी अशी इच्छा होती की आपल्यापैकी कोणाची तरी भेट भावी। सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली काका आता आपण मला हे सांगा की आपण इथे येण्याचे कारण काय श्रीशुक म्हणतात भगवान श्रीकृष्णाने जेव्हा आक्रोर असा प्रश्न केला तेव्हा कंसाचे यादवांशी वैर आणि वसुदैवाना मारण्याचा त्याचा उद्योग सुद्धा त्याने त्यांना सांगितलं अक्रूराने कंसाचा संदेश ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठविले होते तो त्याचा उद्देश आणि नारदांनी वसुदेवांपासून श्रीकृष्णाचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता तो असा सर्व वृत्तांत सांगितला शत्रुपक्षाचा निप्पात करणारे श्रीकृष्ण आणि बलराम अक्रूराचं हे म्हणणं ऐकून हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंसराजाची आज्ञा सांगितली तेव्हा नंदाजींनीही सर्व गोपांना आज्ञा केली की सगळे दूध एकत्र करा नजराणे घ्या आणि छकडे जोडा उद्या आपण मथुरेला जाणार आहोत आणि तिथे जाऊन राजा कंसाला दूध दही वगैरे देऊ तिथे एक मोठा उत्सव होत आहे तो पाहण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत आम्ही सुद्धा तो पाहू कोतवालामार्फत नंदानी आपल्या गोकुळात अशी दौंडी पिटवली आपल्या रामकृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर व्रजामध्ये आला आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुळ झाल्या भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणार ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या त्यांच्या उष्ण श्वासांमुळे त्यांची मुखकमलम लांब झाली काहींची अशी दशा झाली की त्यांची वस्त्रं ढळली हातातील काकणं गळून पडली आणि वेण्या सैल झाल्या तरी याचाही त्यांना पत्ता लागला नाही भगवंतांच्या चिंतनाने काहींचा चित्तवृत्तींचा लय झाला जणू त्या समाधिस्थ झाल्या आणि त्यांना स्वतःचेही भान राहिले नाही काही गोपी श्रीकृष्णांचे प्रेम स्मितहास्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना असलेले बोलणे आठवून देहभान विसरल्या भगवंतांचे आकर्षक चालणे हावभाव प्रेमपूर्ण स्मितहा्य युक्त पाहणे सर्व शोक मिटवणारी थट्टा आणि अलौकिक लीला हे सर्व आठवून त्यांच्या विरहाच्या भीतीने त्या व्याकुळ झाल्या त्यांचे जीवन श्रीकृष्णमय झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले साऱ्या जणी एकत्र येऊन गटागटाने आपापसात म्हणू लागल्या हे विधा त्या हे विश्व घडवतोस खरे परंतु तुझ्या हृदयात दयेचा लवलेशच नाही प्रथम तू मैत्रीने आणि प्रेमाने जीवाना एकमेकांशी जोडतोस परंतु त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याआधीच तू विनाकारणच त्यांची एकमेकांपासून ताटातुटही करतोस तुझा हा खेळ लहानपोरांसारखाच नव्हे काय हे विध्यात्या आधी आम्हाला मुकुंदाचे मुखकमल दाखवलेस किती सुंदर आहे ते काळे कुरळे केस ज्याच्यावर भुरभुरत आहेत सुंदर गाल आणि उभार नाक यानी शोभणारे आणि स्मिताहसाच्या लकेरीने सगळा शोक दूर करणारे असे ते मुखकमळ आता मात्र आमच्या दृष्टीआड करीत आहेस केवढा हा तुझा दुष्टपणा तूच क्रूर आहेस मात्र अक्रूर नाव घेऊन इथे आलास आणि तूच आम्हाला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासूनच काढून घेत आहेस यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णांच्या एकेका अंगामध्ये तुमच्या सृष्टीचे संपूर्ण सौंदर्य निरखून पाहत होतो काय आमचे दुर्दैव हे नंदनंदन नंदन एका क्षणात प्रेम सोडून देऊन ज्या आम्ही आपले घरदार सगळे सोये पतिपुत्र इत्यादींना सोडून यांच्या दासी झालो आणि ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल होत आहोत ते आमच्याकडे आज पहात सुद्धा नाहीत कारण यांना नवेते हवे ना आजच्या रात्री नंतर येणारा उद्याचा प्रातकाळ मथुरेतील स्त्रियांसाठी निश्चितच अतिशय आनंददायक असेल यांची पुष्कळ दिवसांची इच्छा उद्या पूर्ण होणार कारण जेव्हा व्रजराज श्यामसुंदर मथुरेत प्रवेश करतील तेव्हा त्यांना त्यांचे कटाक्षातून प्रगट होणाऱ्या स्मितरूप मधुर रसाने युक्त श्रीमुख मनसोक्त पाहता येईल आमचे नंदकुमार धैर्यवान असून जरी वडील माणसांच्या आज्ञेत वागणारे असले तरी मथुर युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळवचनानी त्यांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि हेही त्यांचे लज्जायुक्त स्मितहास्य आणि विलास पाहून तिथेच रमतील मग ते आम्हा गावढळ परतून कशाला बरे येतील आज रमा रमारमण गुणसागर देवकीनंदनांच्या दर्शनाने मथुरेतील दासार्ह भोज अंधक आणि वृष्णिवंशी यादवांचे डोळे निश्चितच धन्य होतील त्याचबरोबर जे लोक येथून मथुरेला जाणार वाटेत त्यांना पाहतील ते सुद्धा तृप्त होतील पहासख्यानो इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखित होत आहोत आणि हा अक्रूर आमच्या परमप्रियतम श्यामसुंदरांना आमच्या डोळ्याआड लांब घेऊन निघालेला आहे शिवाय दोन गोष्टी सांगून आम्हाला धीरही देत नाही अशा ह्या अत्यंत क्रूर पुरुषाचं नाव अक्रूर असायलाच नको होतं सख्यानो जराही दयामाया नसलेले हे श्रीकृष्णही रथात बसलेसुद्धा वेडे गोपगणही छकड्यातून त्यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करीत आहे आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळीही तिकडे कानाडोळा करीत आहेत आज दैवच आमच्यावर उलटलं आहे हेच खरं चला आपण जाऊन माधवानं अडवूया आपल्या घरातील वृद्ध किंवा नातलग आपले काय करणार आहेत अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडण्यास कठीण अशी मुकुंदांची सोबत आमच्या दुर्भाग्यानं आज आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हाला व्याकुळ करून सोड़ला आहे सख्यानो ज्यांचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहा्य गूढ अशा गोड गोष्टी प्रेमाने लिलेने पाहणे आणि दिलेली आलिंगने यामुळे आपल्या त्या रासक्रीडेच्या रात्री एका क्षणात संपल्या असं आपल्याला वाटतं आता त्यांच्याखेरीज ही अपार विरह व्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरं दररोज सायंकाळी गोपालांनी वेढलेले ते बलरामांसह गायी चारून वनातून परतेत त्यावेळी त्यांचे काळे भोर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गायींच्या खुरांमुळे उडालेल्या धुळीमुळे माखलेले असत वासरी वाजवीत आणि स्मितहा्ययुक्त कटाक्ष टाकी ते आमची हृदयविद्ध करीत त्यांच्या खरीज आम्ही कशा जिवंत राहू बरे श्री शुक म्हणतात असे बोलणाऱ्या अत्यंत विरह विरहव्याकुळ गोपी लाज लज्जा सोडून हे गोविंदा हे दामोदरा हे माधवा असे म्हणत गळाकडून रडू लागल्या अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली सूर्योदय झाला संध्यावंदन वगैरे नित्यकर्मे आटोपून अक्रूर रथावर स्वार होऊन रथ हाकू लागला नंद वगैरे गोपसुद्धा दूध दही इत्यादींनी भरलेली मडकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागले याचवेळी प्रेमरंगात रंगलेल्या गोपी प्राणप्रिय श्रीकृष्णांच्या जवळ गेल्या तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काहीशा आनंदित झाल्या नंतर त्यांच्याकडून काही निरोप मिळेल या आशेने तिथेच त्या उभ्या आपण निघाल्यामुळे गोपी शोकसंतप्त शोक झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत मी येईन असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यानं धीर दिला जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकांमुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या मात्र त्यांची मने नंदलाला मागोमाग चाललेली होती श्रीकृष्णांच्या परत फिरण्याची आशा मावळली तेव्हा त्या ते घरी परतल्या आता आपल्या प्रियतमाच्या लीलांचे गायन करीत त्या दिवस लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागला हे राजा इकडे भगवान श्रीकृष्ण सुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह वायू समान वेग असणाऱ्या रथात बसून पापनाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले तिथे ते हात तोंड धुवून पाचूसारखे निळे आणि अमृताप्रमाणे गोड यमुना नदीचे पाणी पियाले नंतर बलरामांसह भगवान वनराईत जाऊन रथात बसले दोघा भावांना रथात बसवून अक्रूर त्यांचा निरोप घेऊन यमुनीच्या डोहावर येऊन विधीपूर्वक स्नान करू लागला त्या पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्र जप करू लागला त्यावेळी पाण्यात ते त्या श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र बसलेले त्याला दिसले रथात बसलेले वसुदेवांचे पुत्र इथे पाण्यात कसे काय आणि इथे आहेत तर कदाचित रथात नसतील असा विचार करून त्यानं पाण्यातून डोकं काढून पाहिलं तिथेही ते पहिल्याप्रमाणेच बसलेले होते त्यांना पाण्यात पाहिलं तो आपला भ्रम असावा असं वाटून त्यानं पुन्हा बुडी मारली परंतु पुन्हा त्याला असं दिसलं की तिथे साक्षात श्री शेष विराजमान आहेत आणि सिद्ध चारण गंधर्व तसेच असुर मस्तक लवून त्यांची स्तुती करीत आहेत त्यांना हजार मस्तके असून त्यांच्या प्रत्येक फण्यावर मुगुट शोभून दिसत आह कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर त्यांनी निलांबर परिधान केले आहे त्यामुळे हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासासारखे ते दिसत होते त्यांच्याच अंगावर घनश्याम पहुडले आहेत त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला आहे ते अत्यंत शांत आणि चतुर्भुज असून त्यांचे तांबड्या कमळाच्या पाकळीसारखे लालसर डोळे आहेत त्यांचे मुख मनोहर आणि प्रसन्न असून त्यांचे पाहणे मधुर हास्याने शोभणारे आहे भुवया सुंदर असून नाक अपडे आहे त्यांचे कान गाल आणि लालसर ओठ शोभिवंत दिसत आहेत त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आणि पृष्ठ आहे खांदे उंच असून वक्षस्थळावर लक्ष्मी देवी आहे गळा शंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे तीन वळ्यांनी शोभणारे उदर पिंपळ शोभत आहे कंबर आणि नितंबर स्थूल हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा सुंदर गुडघे आणि पिंढरे आहेत घोटे उंच असून लाल लाल नखातून किरणे बाहेर पडत आह चरण कमळ दहा बोटांच्या पाकळ्यांनी शोभून दिसत आहे अत्यंत बहुमूल्य रत्नचडीत असं मुकुट कडी बाजूबंद करदोटा यज्ञोपवी हार नुपुरे आणि कुंडले यांनी ते अलंकृत आहेत एका हातात कमळ शोभत आहे आणि इतर तीन हातांमध्ये शंख चक्र आणि गदा आहे वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह गळ्यात कौस्तुभमणी आणि वनमाला शोभत आहे नंद सुनंद इत्यादी पार्श्वद आपले स्वामी सनकादी ऋषी परब्रह्म ब्रह्मदेव महादेव इत्यादी देव सर्वेश्वर मरीची इत्यादी नवब्राह्मण प्रजापती आणि प्रल्हाद नारद वसू इत्यादी भगवंतांचे श्रेष्ठ भक्त त्यांना भगवान समजून त्या त्या भावानुसार निर्दोष वेधवाणीने त्यांची स्तुती करीत आहेत त्याचबरोबर लक्ष्मी पुष्टी सरस्वती कांती कीर्ती आणि तुष्टी म्हणजेच ऐश्वर बल ज्ञान श्री यश आणि वैराग्य या रूपी शक्ती इला म्हणजे पृथ्वी शक्ती ऊर्जा म्हणजे लिलाशक्ती विद्याविद्या म्हणजे जीवांना मोक्ष आणि बंधन यांना कारणरूप असणारी बहिरंग शक्ती नाधिनी संवित म्हणजे अंतरंग शक्ती आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांची सेवा करीत आहेत हे सर्व पाहून अक्रूराला परमानंद झाला मनात परमभक्तीचा उदय झाला सारे शरीर फुलकीत झाले भावाचा उद्रेक झाल्यामुळे त्याचे डोळे अश्रुणी भरून आले आता अक्रूराने धीर धरून भगवंतांच्या चरणांवर डोके टेकून नमस्कार केला आणि हात जोडून हळूहळू सद्गदित वाणीने तो भगवंतांची स्तुती करू लागला ध्याणचावा समाप्त